आणि जेश असत ते निरवंश नसतं जे निरवंश नसतं ते व्यापक नसत अशा पद्धतीने मग ते ब्रह्म या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो, वापर तो त्याच रांगेतला असला पाहिजे कोणत्या रांगेतला जी सकाळपासून रांग चाललेली आहे अन्नमय कोश मनोमय कोश प्राणमय कोश वगैरे त्याच रांगेतला असला पाहिजे अशी शंका त्याचं उत्तर असा आहे अनंदमय ब्रह्म अवयवी है पृच्छ प्रतिष्ठा रूपा अवयव सुधा है पृच्छा है अवयव है अवयवी सुधा है एक अवयरूप है अवयवी रूप है लगे परस्पर वी बोला दोनों पैके एक ब्रह्म रूप मान लग का ब्रह्मरूप माना चो जैसा प्रत्यक्ष उल्लेख के ब्रह्म रूप माना ज्यादा प्रत्यक्ष उल्लेख के नहीं गौण समझाए ब्रम्हरूप माना हो च मान नहीं उदाहरण तो, तो, तो ब्रह्म और प्रतिष्ठा हो यक्रम्ह सोग्य है कारण ब्रह्म का प्रत्यक्ष उपयोग है जिसे प्रत्यक्ष उपयोग अंदाज कर आवश्यकता नहीं संबंधी शोक है ब्रह्म अंत तो स्वतः सत हो ब्रह्मला जो सत मन तो स्वतः सत है हजार अर्था है कि ब्रह्मला जो हत मानतो तो ब्रह्मा उपासने का होगा ब्रह्माशी एकूप झाला तर तो असतच होईल आणि जो ब्रह्म हो सत आहे असं म्हणतो तो ब्रह्माशी उपासना केल्यानंतर ब्रह्माशी एकूप होईल तेव्हा ब्रह्माप्रमाणेच सत होईल त्याच कारण आहे असत कसं असत असत शब्दाची व्याख्यान अशी आहे जे मुळातच नाही ख जे मुळातच नाही त्याच्याशी एक रूप म्हणजे कसं व्हायचं एक म्हणजे समस्याच आहे जे मुळातच नाही त्याच्याशी एकूप होणार कसं एक रूप वहाँ पर का नको ज्यादा एक रूप वह कहीं तर हव मैं का एक रूप है सतरूप है सतरूप शब्द का अर्थ त्रिकाला सतनावाच एक तत्व है, है।, है। प्रकाशरूप मी आत्म सत्तास्फूर्ति प्रकाश अमत सत्तास्फूर्ति प्रकाशरूपते निर्णय अपने करता ये आनंदमा का विचार न करता ब्रह्म असे जर त्याचे ज्ञान झाले तर ते हितकारक आहे व नाही असे जर ज्ञान झाले तर हिताचं नाही असे म्हटले असल्यामुळे ब्रह्म हिताचे पुच्छ प्रतिष्ठा या वाक्यात ब्रह्मच प्रामुख्याने सांगितले आहे आता पुन्हा एक तुम्ही असे म्हणाल की ब्रह्म हिताचे पुच्छ या वाक्यात ब्रह्म जर मुख्य वृत्तीने सांगितले असेल तर ते आनंद पुच्छ आहे असे का म्हटले आता पुन्हा मुख्य वृत्ती आणि गौणी वृत्ती जे दोन दिवस आपले शब्द आहेत त्या दोन दिवसाच्या शब्दाला धरून हा एक प्रश्न विचारलेला आहे ब्रह्म हे त्याचे पुच्छ प्रतिष्ठा हो या वाक्यात ब्रह्म मुख्य वृत्तीने सांगितले असेल तर ते आनंदमयाचे पुच्छ आहे असे का सांगितले कारण मूळ उपनिषदामध्ये सांगता सांगता ते पुच्छानतिष्ठा कशाची आहे आनंदमयाची आहे असं मग त्या कशाचे सांगायला हवी होती ब्रह्माची सांगायला हवी होती त्याच्या कशाची सांगितली आनंदमयाची सांगितली असं का परंतु हा दोष नाही कारण पुच्छ म्हणजे पुच्छाप्रमाणे आणि प्रतिष्ठा म्हणजे मुख्य राहण्याचं ठिकाण असं होय आता त्याचं स्पष्टीकरण आहे पुच्छ म्हणजे पुच्छासारखं प्रत्यक्ष पुच्छ नाही आणि प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ आहे राहण्याचे ठिकाण म्हणून आनंद कुठे राहतो तर आनंद ब्रह्मस्वरूपात राहतो आनंद ब्रह्मस्वरूपात राहतो ब्रह्म आनंदी नाही तर ब्रह्म आनंद ब्रह्मस्वरूपात राहतो म्हणजेच ब्रह्म आनंदमय आहे आनंद रूप आहे आनंद हेच त्याचं स्वरूप आहे अशा पद्धतीने ब्रह्मानंद हे सर्व लौकिक आनंदाचं मुख्य राहण्याचं ठिकाण आहे असा अर्थ या वाक्याने सूचित होतो एक आपल्या नेहमी लक्षात येण्याची गोष्ट आहे की जिथे जिथे आनंदाचा अनुभव आहे तिथे जिथे तो ब्रह्मानंदच असला पाहिजे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने आम्हाला आनंद होण्याची शक्यता नाही आणि हे जर लक्षात आलं तर जो जो आनंद आम्हाला ज्या ज्या कारणाने मिळतो तो आनंद त्या कारणाने मिळालेला नाही आम्हाला जरी वाटत असलं तरी तो आनंद कोणाचा आहे मग तो ब्रम्हचाच आहे असं जर असं असं जर असेल म्हणजे असं जर आपलं आपल्याला जाणवलं तर आनंद प्राप्तीचे जास्तीत जास्त मार्ग आपल्याला असले पाहिजेत असं वाटणार नाही सुखाची साधनं जे आहेत ती सुखाची साधनं भरपूर आपल्याला असली पाहिजेत असं वाटणार नाही का वाटणार नाही तर जिथून जे सुख मिळतं सुखाचे हे सुख श्रीहरी मुख आता थोडंसं आपल्याला अंदाज येईल सुखाचं सुख म्हणजे काय आणि सुखाचं सुख शब्दाचा अर्थ आहे की प्रत्येक सुखाचा उगम निश्चितपणे आत्मसुखापासूनच असतो आनंदमय ब्रह्मापासूनच असतो सुखाला स्वतंत्र अस्तित्व नाहीच आहे जिथे सुखाचा अनुभव येतो तो सुखाचा अनुभव आत्मस्वरूपाचाच असतो विषयाचा नसतो किंवा इंद्रियांचा सुद्धा नसतो इंद्रिय जड आहे आणि इंद्रिय जड असल्यामुळे त्यांना सुखाचा अनुभव येणं शक्य नाही आहे मनही जड असल्यामुळे मनाला सुद्धा सुखाचा अनुभव येणार नाही समजा डोळ्याने एक सुंदर दृश्य पाहिलं सुंदर दृश्याचं सुख डोळ्याला होतं का आम्ही म्हणताना म्हणतो आमचे डोळे सुखावले आमची म्हणण्याची भाषा आहे डोळे सुखावले डोळे निवून गेले अशा पद्धतीची भाषा आहे पण डोळे का निवतात हे एक कारण आहे डोळे निवण्याचं मुख्य कारण आहे आनंदाचा आत अनुभव आल्यामुळे आणखी आनंदाची गरज नसल्यामुळे आनंदाचं जे ठिकाण आनंदा आहे ते ठिकाण बघण्याची गरज राहत नाही म्हणून डोळे पेटतात तशी काय म्हणतात हे स्पष्टीकरण आहे त्याच अतिशय सुंदर दृश्य पाहिलं सुंदर दृश्य बघितल्याचा परिणाम म्हणून मनबुद्धचित्त अहंकार निवृत्त झाले मनबुद्धचिंत अहंकार निवृत्त झाले की आत्मानंदाचा अनुभव येतो आत्मानंदाचा अनुभव आला की पुन्हा ते दृश्य बघण्याची गरज राहत नाही ते दृश्य बघण्याची गरज न राहिल्यामुळे डोळे मिटतात आता डोळे मिटल्याचं हे कारण आहे आता ज्या अर्थी डोळे मिटतात त्या अर्थी आनंद कुठे आहे चहा पिताना सुताना डोळे आपोआप मिळून जाणार पहिला आपोआप डोळे मिळतात जर दुसरा कोणाशी वाद चालू नसेल पेपर वाचणं चालू नसेल रेडिओ ऐकणं चालू नसेल टी व्ही चालू नसेल तर याचा अर्थ असा होतो की सुखाचा चहाचा घोड घेण्याचं सुद्धा भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये असत ते सुद्धा धड नीट सुखाने घेत नाहीत कारण सकाळी सहा वाजता सुद्धा चहा घेताना वाद होऊ शकतो कोणावर होणार सहा वाजता सकाळी सहा वाजता ते ठरलेलेच आता कोणाबरोबर होणार सकाळी सहाला वादाला असतच कोण तिथे ठरलेले पार्टनर्स वादाचे असतात ते आता याचा अर्थ असा पेपर समोर आहे चहा चालू आहे त्या चहाचा अनुभव येतच नाही याचं कारण आहे की मनबुद्धी चित्त अंकार निवृत्त होत नाही ताईसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा की भ्रांता सी कामो विषयावर सांडून निराम जो करी विषय चिंतन त्या कैसे समाधान सर्व संत नागसात। एक बुखाने बरोबरच सांगतात भाषेतला फरक आहे शब्दातला फरक आहे कशात काही फरक नाही आपला विचार काय चाललाय ब्रह्मानंद हे सर्व लौकिक आनंदाचे मुख्य राहण्याचे ठिकाण आहे जेवढे जेवढे लौकिक आनंद आहेत म्हणजे विषय आनंद आहेत ते सगळे ज्या सगळे आनंद या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतात बाहेर आनंद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही नेहमीच आनंद सब्जेक्टिव्ह आहे का ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे वस्तुनिष्ठा आहे का व्यक्तिनिष्ठा आहे असा विचार केला तर एका एकाने ज्याला आनंद होतो त्याला दुसऱ्याने मुळीच आनंद होत आता असं जर ठरला असेल तर मग आनंद व्यक्तिनिष्ठ किष्ठ असं बघितल्याबरोबर आता टीव्ही लावल्याबरोबर काही जण तिथे धावतात आणि काही जण तिथून ताबडतोब तिथून धावतात कुठून धावतात जिथे टीव्ही लावला असेल तिथून धावतात काही जण जिथे टीव्ही लावला असेल तिथे येतात आता दोघांच्या मध्ये हा फरक का पडला म्हणजे टी व्हीमध्ये आनंद तो तो आहे का बघणाऱ्याच्या ठिकाणी आनंद आहे त्याचं लगेच कळतं की आनंद हा व्यक्तिनिष्ठ आहे वस्तुनिष्ठ नाही याचाच अर्थ असा की आनंद जिथून आपल्याला मिळतो असं आपल्याला वाटतं तिथे तो नक्की नाही मग कुठे आहे आत आहे सांदुनी राम आनंद घन जो आनंद घन राम सर्वांच्या हृदयात कायमच्या वस्तीला आलेल्या दोन ओव्या हो एकत्र केल्यानंतर फार सुंदर अर्थ निघतो दोन्ही ओव्यां मिळून समर्थांची होई आणि ज्ञानदेवांची होई तुम्ही एकत्र केला की पूर्ण अर्थ आपल्याला जो अभिप्रेता अपेक्षित आहे तो अर्थ त्यातून निघून जाणार म्हणून या आनंदाच्या अंशावर सर्व जीव जगतात असे दुसरा श्रुतीत म्हटले आहे एका आनंदाच्या अंशावरच आता तुम्ही आम्ही जे जी जीवन जगतो आणि त्या जीवनात तुम्हाला जे सुख मिळतं ते पूर्ण आनंद जो आहे त्या पूर्ण आनंदाचा एक फक्त अंश आहे म्हणजे याचा अर्थ असावा की आम्ही अत्यंत अल्पसंतुष्ट आहोत कशाच्या बाबतीत आनंदाच्या बाबतीत दुसरा भाषेत असं बोलता येतं आपल्याला की एक जो तुकडा आमच्या समोर आनंदाचा टाकलेला आहे तेवढ्या तुकड्यावरच आमचं जीवन चाललेलं आहे चांगलं ऐकायला बरं वाटत नाही तुकडा कोणासमोर टाकतात शब्दविरोला चांगले नाही आहे पण वेदांत शास्त्र नेमकं हेच आम्हाला सांगतं की आमच्या समोर जो एक तुकडा टाकलेला आहे तेवढ्या तुकड्यावर आमचं शब्द सगळं जीवन आनंदाने चालतं आणि मूळ जी भाकरी आहे सगळी पूर्ण ती भाकरी आतमध्येच आहे पण आमच्या वाट्याला कधी येत नाही म्हणून या आनंदाच्या अंशावर सर्व जीव जगतात असे दुसऱ्या स्तुतीत म्हटलंय तसेच आनंद म्हणजे आनंदमय म्हणजे ब्रह्म असे मानले तर त्याचे प्रिय वगैरे अवयव सांगितले असल्यामुळे त्याने सगुण ब्रह्म सूचित होतं हे तुम्हाला मान्य करावे लागेल कारण जिथे अवयव असतात तिथे काय असलं सगुणत्व असलंच पाहिजे ब्रह्म निरवयव आहे प्रियमोद प्रमोद असे तीन त्याचे भाग सांगितले असतील तर जिथे भाग सांगितले गेले ते आपोआप सगुण ब्रह्म असं ठरतं पर मन वाणी प्राप्ति न होता वर्त्मा जो आनंद अनुभव ही भय नहीं वर्तनते स्वरूप भक्ति के लिए तुकोपा ज्यादा जोड़ी अपने समोर है यथो वाचा निवर्तनते ध्यान का आत्मा अनुभव घेना जो क्षण त्या काळामध्ये वाणी आणि मन हे दोन्ही माघारी फिरतात का माघारी फिरतात त्यांना ज्ञान होत नाही कोणाचं ज्ञान होत नाही आत्मस्वरूपाचं ज्ञान मनाला आणि वाणीला होणं शक्य नाही कारण दोन्ही जड आहेत अचेतन आहेत वाणी अचेतन आहे आणि मन सुद्धा अचेतन आहे वाणी जल अग्नितत्वाची आहे आणि मन वायुतत्वाचं आहे अशी वाटणी का केली असेल प्रपंच पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचकरण आता हे सगळं आमच्यासमोर आहे वाणी फार बोलायला लागले अंग तापायला लागतं असं फार बोलणाऱ्यांचा अनुभव हो आहे अखंड बोलत राहणाऱ्यांना वाणी बोलून बोलून बोलून सगळं अंग तापायला लागतं आणि याचा अर्थ असा की वाणी तत्व हे कशापासून झालेलं आहे अगदी पासून झालं आहे बसवलेलं बसवलेलं आहे फक्त हे आपल्यासाठी सोयीसाठी बसवून दिलेलं शास्त्र या पक्ष काही अर्थ नाही मग बोलून बोलून अंग तापत असं म्हणतात म्हणजे ताप येईपर्यंत बोलतात असा त्याचा दुसरा आता या पद्धतीने आम्ही विचार करत गेलो तर मन आणि वाणी मनाला ज्ञान होणं शक्य नाही कारण मन अग्नितत्वाचं आहे अग्नितत्व हे महाभूत आहे महाभूत जे जे असतं ते अचेतन असतं जे अचेतन असतं त्याला ज्ञान होण्याची शक्यता नाही हे एकदा कशा ह्या सगळ्या घड्या तयार पाहिजे वाणीला होणार नाही मन वायुतत्वाचं आहे वायुतत्व पांचीभौतिक आहे पांचीभौतिक असल्यामुळे जे जे पांचीभौतिक ते ते अचेतन जे जे अचेतन त्याला ज्ञान नाही मग निवर्तन ते वाणी भराभरा माघारी फिरते का माघारी पडत जडव हो येणार नाही जड असत अचेतनात ली मग काय होत त्यांच प्रत्यक्षामध्ये त्यांचं काम बंद पडत वाणी बोलायचं थांबते मन संकल्प करायचं थांबतं फक्त अंतःकरणातला चिदाभास तो आत्मस्वरूपात जाऊन विलित होतो ही प्रक्रिया जर लक्षात राहिली तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात आणि ही जर प्रक्रिया लक्षात राहिली नाही तर जड आणि चेतन यांचा संयोग कसा होतो जड चेतनामध्ये हरवून कसं जातं जड चेतनाकार कसं होतं याचे उत्तर कधीच मिळत नाही जर एखाद्याने विधान केलं की मी ध्यानाला बसल्यानंतर माझी अंतक्रमवृत्ती आत्माकार होते असं विधान जर तपासून बघायला लागलं तर आपल्याला कळेल तर अंतक्रमवृत्ती आत्माकार होण्याची शक्यता नाही कारण अंतक्रमवृत्ती कशा आहे अंतक्रमवृत्ती जड आहे आणि जे जड असतं ते चेतनाकार होण्याची शक्यताच नाहीये मग काय होत असलं पाहिजे जो चिता है जिसे सत्य अच्छे मिथुनीकरण है सुरुआती का शब्द है सत्यान मिथुनीकृत्यपूर्व मिला है सत्य हमारा अरे अशा आनंद जो अनुभव आनंद मी है कशा ही भ त्याचा मुख्य फळ म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे उदाहरितलं भय आहे आणि प्रत्यक्ष जीवन भयत्त होणं हे परिणाम आहे परिणाम दो एक उदाहरणीतला परिणाम आहे एक रोख परिणाम रोख परिणाम असा निर्भय जीवनाची प्राप्ती आहे आणि उदाहरितला परिणाम संस्कृतीतून सुटका ज्याला संस्कृती शब्द पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि परिणा याला संस्कृती असं म्हणतात संस्कृती संस्कृती नव्हे संस्कृती आणि या संस्कृतीतून सुटका हा आनंदमयाचा अनुभव घेण्याचा एक दुसरं फळ आहे दोन फळ आहेत आपल्या आयुष्यवाणी पण जो आनंद अनुभवतो त्याला कशाचाही भय नाही यापुढे या संदर्भातील वाक्यात ब्रह्मवाणीने आणि मनाने जाणता ना येत नाही असे म्हटल्या असल्यापुढे निर्गुण ब्रह्म सूचित झालेलं सगुण ब्रह्म सूचित नाही सगुण ब्रह्माचा संदर्भ का जिथे प्रिय बहुजने प्रमोध जिथे ज्या अर्थी त्यांचे तीन भाग आहेत त्या सगुण म्हणावा लागेल पण ज्या अर्थी असं म्हटलेलं आहे की मन आणि वाडी परत फिरते आणि असं म्हटलेलं आहे की मनाला आणि वाडीला कसा बोध होत नाही त्या अर्थी ते ब्रह्म कसा असलं पाहिजे निर्गुण असलं पाहिजे आणि असा निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला की त्याचा परिणाम होतो तो, तो कशालाही त्याला कशाचाही भय शिल्लक नाही निर्भय का चांगला गुणही नाही निर्भयता येणार ना। जीवन मुक्त सर्व प्रापंचिकांचं प्रापंचिकांचं आहे एवढ्या एका फरकासाठी प्राप्त करून घ्यावा असं म्हणायचं नाही होते शांती वगैरे जरी मिळालं तरी सुद्धा पण तसं एक तर कधीच म्हणत नाही नियम आहे जिथे ब्रम्हज्ञान झालं तिथे निर्भयता आहे तिथे आनंद आहे तिथे शांती आहे पराशांती झाला म्हणतात ती शांती आहे हे सगळं त्याच्यामध्ये अनुसूतच आहे एका असल्यामुळे निर्गुण ब्रह्म सूचले ब्रह्म वाणीने आणि मनाने जाणता येत नाही प्रवचन येणार कितीही बोलत राहिलात तरी आत्मज्ञान होणार नाही त्याचा अर्थ असतात सतत बोलत राहतात त्यांना आत्मज्ञान झालेलंच असतात असं नाही एकेक समजकाला काही हरकत नाही आणि मनाने सुद्धा ते नहीं नहीं। मी सतत त्यांचं मन न केलं मनाचं काम काय असत मननं करीन आता आपलं काय चाललंय मनन चाललंय ब्रह्मसूत्र हा मनाचा विषय उपनिष्ठ श्रवणाचा विषय आहे ब्रह्मसूत्र मनाचा विषय आहे आणि प्रत्यक्ष नेतृत्नाचा विषय आहे अशी वाटणी आपण बरोबर करून घेतली आता काय चाललंय आपलं किती जण टिकतील तीद। वर्षभर वसाला किती जण टिकतील मक्कासह कारण जेथे ज्या पदार्थित्व असते तेथे त्या पदार्थाचा अंश असला पाहिजे हे गोळालाही करण्यासारखे आहे परंतु असे मानले असता मोठे असे ब्रह्म त्यामध्ये त्या सांगणारी पुढील श्रोती खंडित होईल आता हे जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे जवळ जवळ भरलेला तर जवळ जवळ भरलेला असं नाही का नाही जवळजवळ भरलेला तर पुढील असे उशो जे जे दुसरे काही पाहत नाही दुसरे काही ऐकत नाही दुसरे काही जाणत नाही ते मोठे होय ब्रह्मशब्दाची विस्पत्तीच अशी आहे बृहत बृहत म्हणजे मोठं बृहत मोठं आणि व्यापक आता दुसरं काही नाही जे दुसरं काही पाहत नाही दुसरं काही जाणत नाही का पाहत नाही जाणत नाही दुसरं काही नाहीच बघायला आणि जाणायला दुसरं काहीही नाही असं असल्यामुळे तिथे एका आनंद शिवाय कशाला व्हावं हे मुसातच सांगायचंय छंदोग्य शुद्धी शिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रियत्वाच्या कल्पनाही वेगवेगळ्या असल्यामुळे अनंत मयसुला वेगवेगळ्या असे म्हणावे लागेल म्हणाले एकाला जे प्रियत्व वाटतं तिथे दुसऱ्याला प्रियत्व वाटणार नाही आपण तो विचार केला ही सब्जेक्टिव्ह आहे की ऑब्जेक्टिव्ह आहे अशा दृष्टीने कारण ब्रह्महेश्वात ज्यानं आनंद आहे त्या सृष्टीमध्ये ब्रह्माला आनंद नाही असं म्हणते जेव्हा पदार्थ भिन्न भिन्न असतात तेव्हा प्रत्येक पदार्थाला अंत असतो त्या अनंत असते त्यात भिन्नत्व संभवत तो मूर्त आणि एकत्व जिथे मूर्त तिथे ब्रह्मत्व असेच पुढील सुद्धा ते सांगितले सर्व सर्व भूतांचा अंतरात्मा असा एक, एक, एक देव सर्व भूतांच्या मध्ये देव रूपाने राहिलेला आहे शेधाश प्रमाणे सर्व गापी सर्व भूतांचा अंतरात्मा असा एक देव म्हणजे कोणता ब्रह्म ब्रह्म हा एक देव सर्व भूतांच्या मध्ये देव रूपाने राहिलेला आहे एक देव सर्वांच्या मध्ये देवरूपाने म्हणजे प्रत्येक जीव कशाने कापून राहिलेला आहे ब्रह्माने वापून राहिलेला आहे ब्रह्माशिवाय त्या काळजी नाही अनंत ज्ञानेश्वर माझा आपल्याला सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व घटक ते सत्वंग संत त्याचा अर्थात त्या उपाधीमध्ये सगळं भरून राहिलेलं आहे तो देव भरून राहिलाय आणि देव भरून राहिल्या शब्दाचा अर्थ सद्गण चितगन आनंद ब्रह्म भरून राहिलंय आणि त्या एकाशिवाय या या शहरात राहतो या शहराचा एकच देव राहत असेल तर जगदरूप शहरामध्ये सुद्धा ईश्वराचं देह आहे काय म्हटलं विराट मग विराटात सुद्धा काय असतात एकच देव राहत असतात मग बाकीच्या काय सोय तुकाराम महाराजांनी सत्य वर्णन केले शेंद्रे इंद्रे आणि गोडबरे तुकाराम महाराज देवाने वर्णन केले काही देव शेंद्रे असतात काही इंद्रे असतात आणि काही गोडबरे असतात आता देवाना असं म्हणावं का तुकाराम महाराजांनी मला तेच म्हटल्यानंतर आम्हाला काय असेल हे चेंदूरपासनेला देव पहिला चंद्रा म्हणजे दिशाला अत्यंत वेळावा आकडा कुरुप असलेला देव आणि कोडवारा म्हणजे आम्ही काहीतरी दिनाशिवाजाचं काही चालत नाही आता मग त्याला कोणाला आणखी काही लागतं कोणाला आणखी काही लागतं असे देवांच्या सुद्धा काही काय फरमाई याला या ला। ते लागतं त्याला ते लागतं त्याला लेय लागतं अशा पद्धतीने आता हे का सांगायला लागतं एकच देव ब्रह्मरूप देव जर सर्वत्र गुरु उरलेला असेल तर त्या देवाला कसलीही आवश्यकता नाही कोणती आवश्यकता नाही हे विचार चाललं तर ब्रह्मसूत्राच्या विचारदर्शनात आला जेव्हा आपण एक ग्रंथ वाचतो किंवा आठ अभ्यास करतो तेव्हा त्या पूर्ण निष्ठा या मानाची आवश्यकता जेव्हा आपण नारद भक्तसूत्र वाचू किंवा नारद भक्तसूत्राचा अभ्यास करू त्यावेळेस त्याच्याशी निष्ठा भागवता का अभ्यास करू थेवा निष्ठा जैसी अपना निष्ठा बदलता रहनाष्ठा बदलता वक्त निष्ठा नदलता रहना कशाने बदलता समूह जहाँ विचार बदल कर एक शरण गापून है एक जग मे सुधा गापूाए कारण एक दुसर का कुछ ही नहीं जो देव है तो शिवाय श्रोतेने आनंद माझ्या शब्दात था। फार वेळा उपयोग केलेला नाही केवळ आनंद हेच प्रतिपादित पुढे अनेक वेळा वापरला आहे तो रस आहे रसाचा लाभ झाला असता आनंदो जर हा आकाश आनंद नसता तर कोण श्वासोच्छा करेल कोण जगेल याचा असा झाला किती आनंदाची भीमासा होईल एक घरभर तरी आनंद आम्हाला मिळतो म्हणून जगण्याला काहीतरी आला आहे तेवढा आनंद आम्हाला मिळत नसता तर आम्हाला जगण्याची सुद्धा उर्बी शिल्लक राहिलेली असते एका उन्ट्राँ उन्ट्राँ अनंद था। था। मैं एक आनंदा एक अंशा तो मैं आपको यह वक्य है ब्रह्मनंदा अनुभव घर को ही प्रीत नहीं आनंद ब्रह्म जब आनंदमय अर्थी ब्रह्म शब्द निश्चित आनंदमय शब्दा अर्थ है अंता आया जब ज्यादा आनंदमय अर्था की प्राप्ति करो देखो ज्यादीमय हा प्रय शेवटे आने आनंद या पदा प्रयोग किया आनंदमय शब्दा ब्रह्म हा अर्थ नहीं कारण विकारमय व मिवण्यासारखे मौन सांगितलेलं जे अन्नमयाचे आत्मे त्यांच्या साखळीचा हा शब्द येतो आता हे कोणता विचार चाललेला आहे एकूण या सूत्राचा म्हणजे पूर्वपक्षाचा सारांश असा आता एकदम चौऱ्याण्णव पृष्ठावरती आपण सारांशाकडे जाऊया ब्रह्म हे त्याचे पुच्छ प्रतिष्ठा होय त्या वाक्यात ब्रह्म आनंदमयाचा अवयव अशा स्वरूपात सांगितलं आहे की मुख्य वृत्तीने सांगितलंय तर त्याचा निर्णय असा पुच्छा शब्दावरून अवयवाच्या स्वरूपातच ब्रह्माचे वर्णन केलेलं आहे हे पूर्वमांसक नरे पूर्व पक्षाचं हे मत आहे आणि या पूर्वपक्षाचं खंडन करताना सूत्र जे उत्तर आनंदमय असलेल्या वाक्यात मुख्य वृत्तीनेच ब्रह्माचं प्रतिपादन केल्या कारण तो शब्द पुन्हा पुन्हा आनंदमय व भ्यासात आनंदमय हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे ज्या अर्थी आहे त्या अर्थी पूर्व पक्षा है खंडन कर विचार विषय है प्रत्येक वक्य समझा तो अपनी घाटपुढ़ घरपुढ़ गेजे अंदाज अपना आणि अंदाज असं सांगतो आपल्याला की या ठिकाणी गुरुवृक्षाचं जे म्हणणं आहे की आनंदमयात हा जो शब्द आहे म्हणजे आनंद हा जो शब्द आहे तो सगुण ब्रह्म सूचक आहे निर्गुण ब्रह्म सूचक नाही त्यामुळे सिद्धांत पक्षाने असं सांगितलं की हा शब्द निर्गुण ब्रह्म वाचक आहे सगुण ब्रह्म वाचक नाही एवढं तात्पर्यनं झालं काही कारण आहे असं सांगितले आहे म्हणून सुद्धा आनंदमया असं एकूणही सर्वांचं ब्रह्म कारण आहे जे काय आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले अशा शुद्धीसाठी जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केलेले आहे कोणी निर्गुण ब्रह्मावरतीच हे सगळं भाषा लागलं किंवा निर्गुण ब्रह्माने हे सगळं उत्पन्न केलं कोणती भाषा चांगली निर्गुण ब्रह्माने उत्पन्न केलं ही भाषा चांगली नाही निर्गुण ब्रह्माच्या सत्तेवर हे सगळं भाषा लागलं ही भाषा चांगली कारण अध्यासवाद ह्याच्याचा समाविष्ट आहे आणि स्वतःचा विकार असो आनंद आहे कारण असून ते ब्रह्मच त्या विकाराचा आणि मुख्य वृत्तीने ब्रह्म सांगायचं हे समजावं आणि जे मुख्य वृत्तीने सांगायचंय ते सिद्धांत पक्षाच सांगता पुढच विषावळ सूत्र आहे अंतस्थ धर्मोपदेशात सूर्य आणि चक्षु यांच्या आत असणारा पुरुष परमात्मा होय कारण त्यांनी धर्म सांगितले आहे आणि यापुढे आकाश शब्द वापरलायच होती तो ब्रह्म अर्थाने वापरलाय प्राण शब्द वापरलाय तो सुद्धा ब्रह्म अर्थाने वापरलाय सकाळी थोडी प्रास्ताविक मी केलो की ज्याला आपण पंचभूती मानतो त्याला सुद्धा ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्म अशा अर्थानेच हे शब्द वापरलेले आहेत असं त्याने सतत सिद्ध केलं आहे का की तो प्राण किंवा वायू हा शब्द जो वापरलेला आहे तो शब्द ब्रह्म अशा अर्थाचा आहे असं वाटावं अशा तऱ्हेचं संपूर्ण वर्णन त्याचं तिथे केलेलं उदाहरणार्थ हे सर्व प्राणापासून निर्माण झाले असं जर वाक्य असेल निर्माण शक्य है फिर ब्रह्म शक्य है कारण प्राणापास निर्माण होना तरी शक प्राणु है वायुपासन सर्व नहीं निर्माण होद है प्रतिवाद है सूर्य चक्षु जतुष परम्त्मा हो कारण तेज धर्म संगित es cruda उत्तरही देतात पण विचारासाठी घेतलेलं वाक्य हा शब्दगृह या सूत्रांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा की इथे हे वाक्य विचारासाठी अनेक मनानासाठी घेतले नाही कोणतं वाक्य मनासाठी घेतलं हे छानोग्य उपनजलाचं वाक्य ज्याची दाढी सोन्यासारखी आहे तो तेजस्वी आहे ज्याचे केस सोन्याप्रमाणे आहे असा जो सूर्यमंडलामध्ये सुवर्ण पुरुष तो सर्व पापापासून उदित होतो आता त्याला काय म्हणतात उत आणि त्याच नाव आहे जो सूर्यमंडलस्थ पुरुष आहे त्याला उत असं म्हणतात आणि उत शब्दाचा अर्थ आहे जो सर्व पापांपासून उदित होतो म्हणजे सर्व पापांपासून जो मोघा असतो मंडू उपनिषदामध्ये त्याला अपवित्र असं नाव दिलेलं आहे आणि अपवित्र शब्दाचा अर्थ ज्याला पापाचा स्पर्शही होत नाही म्हणजेच ज्याला पुण्याचाही स्पर्श होत नाही जेव्हा पापाचा वापस त्याला पुण्याचाही स्पर्श होत नाही असं ठरत आणि म्हणून ज्यांना असं म्हटलेलं आहे तो पुरुष जरी सूर्यमंडलस्थ असला तरी त्याचा असं सूर्य त्याची दारी कशी आहे त्याचा अमुख कसा आहे हे वर्णन जरी केलं असलं तरी तेथे काय सांगायचं आहे तेथे निर्गम सांगायचंय आता हे वाद आहे काय सुरू झाले ते आम्हाला न समजणारे वाद त्याला आम्हाला न समजणारे वाद इथे सुरू झाले आता इथे दुसरं काही सांगायला वाहत <laughs> चार पांच दिन बड़ा गप्पा मारूच वे का एक ही गप्पा मारने की सोय करना गप्पा मार्ला विषय तरी समे गपा मारना विषय नहीं तो, ने ने ने ने। तो है सर्व पपांपास जो जापापस उदित हो जाए जे उत ना सूर्यमंडल सम्म है जो सर्व पापापस उदितर को ही कर असं जो जाणतो आणि जाणतो शब्दाचा अर्थ त्याच्याशी रूप त्या म्हणून आम्हाला कळलं आणि कळल्यामुळे आम्ही आता काय झालं सर्व पापापासून बोधित झालो असा याचा अर्थ नाही जाणतो शब्दाचा अर्थ आहे जो तद्रूप होतो त्याच्याशी एक रूप होतो तो आणि असं ज्याने जाणलेलं आहे पापकुंड कोणाचे असतात उपाधीचे असतात पापकुंड नेहमी उपाधी सापेक्षा असतात आणि जो उपाधी वेगळा झालेला आहे उपाधी जे सोडून दिलेली आहे त्याने उपाधी सोडली ज्या क्षणी आणि ती कायमची ज्या क्षणी उपाधी सोडली त्या क्षणी त्याची पापकुंड सोडत त्याला आपोआपच सोडून जातात आणि त्याचा नेहमी अशी त्याची पापकुंड सोडून त्याची पाप असतात ती त्याच्या निंदकाला मिळतात आणि त्याची पुण्य असतात ती त्यांच्या भक्ताला मिळतात अशी उपनिषद्यांनी वाटणी करून दिली आहे की समजा एखादा पुरुष जीवनमुक्त झाला त्याच्यापासून सुटून गेली मग त्या पापांच्या कोणत्या अकाउंटला जमा करायची काळजी आहे म्हणून संतांचे नंदक असतात त्यांच्या अकाउंटला पाप जमा होतात आणि संतांचे भक्त असतात त्यांच्या अकाउंटला पुण्य जमावतात म्हणून कोणत्याही परिस्थितीत संतांची स्तुती नाही करता आले तरी चालेल पण किमान एवढं आपल्याला सूत्र समजलं त्याच्यासाठी हे सूत्र आहे आणि हे सूत्र लक्षात आलं तर बाप पुण्यापासून तो उदित होतो पापापासून उदित होतो पुण्यापासून उदयत होतो नाही एखाद्या संतांचं आम्हाला स्वरूप आलं होऊ न पिशाच संतांच्या कॅटेगरी जरा त्या कॅटेगरीमध्ये एक कॅटेगरी बालक उन्मत्ता आणि पिशाच्यवध अशा असते बालासारखे उन्मत्ता सारखे पिशाच्या सारखे आता असे अत्यंत आम्हाला कळत नाही कारण वेळा आणि ते यात फरक जेवण म्हणजे शब्दाचा अर्थपणा आहे पळू आलेला आणि जीवनमुक्त झालेला ह्या पद्धतीने यातला फरक लक्षात येत नाही दोघांपैकी कोणाची पूजा करणं शक्य आहे आता ते कोणाची पूजा करत असतील ते विचारी दे आम्हाला त्यांच्या निंदेची गरज नाही एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा असं निंदेच बाप आपण आम्ही फारत पूजा करू नये आम्हाला नाही पट्टी निंदा करण्याची आवश्यकता मात्र नाही न जाणवतो तसा असला तर तसा बरोबर विषांचे वत असला तर आता या संशयाचा फायदा घेऊन नव्याण्णव वेळे त्याच्यात खपतात शंभरातले नव्याण्णव वेळे त्याच्यात खपत जातात आता अशी वाटते आहे आता त्याला काही लागणार नाही सोडून दिलाय अशी शंका आहे की जो उपासनाचा विषय अशा अर्थानं सूर्यमंडला मध्ये अनेक माझे डोळ्यामध्ये राहणार आहोत पुरुष होतिने सांगितलंय पुरुषाने विशेष कर्म विशेष ज्ञाने प्राप्त करून घेतल्याने तो उन्नत झालेला आहे की नित्य संत परमात्मा प्रश्न विचारताना शंकराचार्य प्रश्न विचारता काय प्रश्न आहे की असा जो पुरुष आहे सूर्यमंडलस्थ पुरुष तो सूर्यमंडलस्थ पुरुष ज्या पुरुषाने विशेष कर्म विशेष ज्ञानी दोन्ही प्राप्त करून घेतल्याने तो उन्नत झाला एक कर, तो तो तो तो तो है। असा पुरुष आहे सूर्यमंडल असत की ज्याने विशेष असं काही कर्म केले आणि विशेष कर्म केल्यानुसार विशेष ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि विशेष कर्म आणि विशेष ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळे तो सूर्यमंडला जाऊन ठेवले झाला त्या ठिकाणी तो जाऊन ठेव झाला असा एखादा पुरुष सांगायचा आहे किंवा ब्रह्म सांगायचा आहे कारण असा विषय का प्रश्न निर्माण झाला त्याला सोन्याची काय आहे आता सोन्याची झाली असल्यामुळे असा एखादा विशेष पुरुष सांगायचा आहे का की ज्याने विशेष कर्म केलं विशेष ज्ञान संपादन केलं आणि दोन गोष्ट विशेष केल्यामुळे त्याला एक विशेष म्हणाला कोणता सोन्याची हा त्याला विशेष म्हणाला तो सांगायचा आहे का मग सांगायचा अशा की नित्यसुद्धा परमात्मा तुझं मत काय आहे आता पूर्वपक्षी ते ठरणारे नाही काय म्हणणार कारण त्याने काय म्हणायचं याने ठरवायचं त्यांनी काय म्हणायचं हे गुरी ठरवायचंय शंकराचार्य नाही ठरवायचं त्याने काय म्हणायचं आणि त्याला संपूर्ण टाकण्याचे ते कुणी हे संपूर्ण याला आमच्या कोल्हापूर भागात याला नुळा कुस्ती असं बसला आता नोळा कुस्ती शब्दाचा अर्थ असा आहे की दोन पैवार एकमेकांशी लढतात आणि हरायचं कुणी आधीच ठरलेलं असत आणि आली पालीने एकदा हातात एकदा जिंकतात आणि प्रेक्षकांना दोघे जण मिळून फसवतात आणि भरपूर पैसे मिळवतात अशा पद्धतीने नोळा कुस्ती नावाचा एक प्रकार आहे आणि नोळा कुस्ती म्हणजे आधीच ठरलेलं असतं ज्यामध्ये हारायचं कुणी तसं शंकराच्या नाही आधीच ठरवलंय हरायचं पूर्व पक्षाने हारायचं आणि सिद्धांत पक्षाने जेंकायचं त्यामुळे कुस्ती लावणार हाच नोरा आहे अशा पद्धतीने आपण विचार करू गेल तर यामध्ये जे पूर्व पक्ष आहे आणि उत्तर पक्ष आहेत त्यांची बांधणी कशी आहे त्या बांधणीमध्ये जी युक्ती आहे खुबी आहे ते खूबी आम्ही लक्षात घेतली तर पूर्वपक्षाला विचारायचं तुला काय म्हणत पूर्व पक्ष असं म्हणतो की हे संसारिक पोषाचे वर्णन आहे का आहे का मत तो रूपवान आहे असे शिवसेनेने सांगितले आहे त्याला कोणतं रूप आहे इथे म्हटलंय दादा सोन्यांची धाडी आहे केस जोल्यासारखे के तेजस्वी आहे नखाच्या तोकापर्यंत सुवर्णमय आता इतका तो विलक्षण असल्यामुळे तो पुरुष कसा असला पाहिजे त्याचं उत्तर आहे की तो पुरुष रोपवा नाही असं सांगितलं असल्यामुळे तो संसारी पुरुष असला पाहिजे उन्नत आहे मान्य आहे आणि उन्नत असल्यामुळे तिथे जाऊन बसला त्याने काय केलं विशेष कर्म केलं आणि विशेष ज्ञान संपादन केलं म्हणून तिथे बसला पण तिथे जाऊन बसला असताना संसारिक पुरुष आहे असं पूर्वपक्ष रूप हैूप हाथ जोर प्रयोग ने सूर्यमंडलस्थ पुरुषा जे रूप है रूप है दुरुषंत रूप है हाथ जोर प्रयोग में दौर पुरुषा में रूप है सिद्ध होते आता परमां रूप है अन्ने शक्यच नहीं कारण अशब्द अस्पृश्य अरूप अविनाश है अभी श्रुति मनते पूर्व पक्षता पूर्व पक्षा ने तुम्हें कदाचित का मनाल अस प्रेमदेव मनता कदाचित तुम्हें तो आम्हे अशा पद्धति की सगी माननी है कदाचित तुम्हें कि परमत्म रूप है अने शक्य नहीं कारण थे अशब्द अस्पर्श अरुप्वाविनाशी है अ श्रुति संगते शिवा जो हा सूर्य मंडला तो हा चक्षु जो श्रुति आश्रय आपका मटाने तो पूरे संसार है कारण आश्रय तो आख्या एक नवन मुद्दा उपस्थित आश्रय निर्विकार निराश्रय आश्रय नहीं आश्रय नहीं हार वर्णन छान है ही आश्रय नहीं आश्रय नहीं मी है माला को आश्रय नहीं मे ही को आत्मनं झाला किती सुखाने मलाही कोणाचा आश्रय नाही मीही कोणाचा आश्रय नाही आणि मी कोणाचा आश्रय आहे असं वाटलं की माझ्या मातून यांच कस चालणार असं होणार असं वाटत आणि मगच मी गेल्यावर तुमचं काय होईल ते तुम्हाला कळेल अशी दमदाती सुद्धा होते आणि ते दमदाती ऐकल्यानंतर चार पाच वेळा ऐकल्यानंतर तुम्ही जाऊन पहा पठान है सी संवाद है सगले संवाद होने एक मी को आश्रया रहता माला आश्रय नहीं मी को आश्रय नहीं ती जी कहीं अवस्था है निरामय स्थिति है कि मुक्त है कशात मोक्ष अटलो कशात दो प्रकार के आश्रय सुटो माला आश्रय को नहीं आणि मी कोणाचा आश्रय आश्रयाचा जो काही बंधन आहे त्या आश्रयाच्या बंधनातून त्याला काय म्हणतात मोक्ष असं म्हणतात आपण मोक्षचे अनेक मोक्षाचे आपण दोन चार साधना कशाला म्हणतात तो विचार केला आता मोक्ष कशाला म्हणतात तो विचार आहे आणि असे मोक्षाचे सुद्धा अनेक पहिलं अप्ले दिसतील आणि मोक्षाचे सगळे पहिलू लक्षात घेतल्यानंतर आपण मग नक्की करावं मी मोक्ष घालो की आणि सगळे पहिले विचार घेतल्यानंतर असं कळतं माझ्यासारखं बद्ध मीच अशी प्रतिज्ञा करत येते जर सगळे बंधनाचे सगळे पडल लक्षात आले तर आपण बंदीच ठाव झाले बंधनासाठी कळत त्यांच्या परिवारांच्या भोगांचा परमात्म्यांचा ऐश्वरी सर्व सुरु परमात्मा नाही असे कुठ पक्षात म्हणून असल्यामुळे तो आशिय नाही पुरुषा परमात्माचा आहे कारण त्याचे धर्म सांगितलेले आहे कोणते धर्म सांगितले ते जे धर्म सांगितलेले आहेत पुढे उपनिषदामध्ये ते सगळे धर्म ब्रह्माच्या धर्माशी जुळतात जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या धर्माशी ते धर्म जर जुळत असतील तर शब्द जरी भ्रेंना असला तरी सुद्धा त्याचा आशय मात्र तोच आहे वेगळा शब्द वापरलाय पण वेगळा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ ब्रह्मचा असा होतो कारण समानार्थी दोन तीन शब्द असू शकतात तीन शब्द एकाच अर्थाने वापरले जाऊ शकतात त्या पद्धतीने इथे तसं आहे असं समजावं संसार तर त्याचे धर्म सांगितले त्यावरून आता त्या परमात्म्याचे धर्म कोणते त्याला उत हे नाव आहे असं सांगून तो सर्व पापापासून उदित झालेला आहे या वाक्यात तो सर्व पापासून उदित म्हणजे मोकळा असतो म्हणून तो उत अशा सूर्यमंडलस्थ पुरुषाच्या उत या नावाची उत्पत्ती दर्शवली आहे हे त्याचं नाव हे त्याचे नाव या वाक्यात जे त्याचे नाव तेच ह्याचे नाव या वाक्यात ज्या संबंधी उत्पत्ती सांगितली तेच नाव डोळ्यातील पुरुषाला आहे असा जोड प्रयोग केला तसे सर्व बापापासून मुक्त असणे हा धर्म केवळ परमात्म्याचाच असू शकतो नेत्रस्थ पुरुषाचा किंवा सूर्यमंडलस्थ पुरुषाचा असू शकत नाही कारण परमात्माच फक्त नित्यमुक्त असा आहे आणि नित्यमुक्त शब्दाचा अर्थ तो मुक्त आहे असं तरी का म्हणायचं पुन्हा व्यावृत्तीसाठी म्हणायचं तो मुक्त आहे असं का सांगावं लागतं आम्हाला कुठेतरी बंधनाची कल्पना आहे बद्ध आहोत आम्ही असं आम्हाला वाटतं म्हणून बद्ध सापेक्ष मुक्त तो आहे असं सांगायची पळी येते वास्तविक तो मुक्त सुद्धा नाही कारण मुक्त म्हणणारा कोणीच नाही आणि जो त्याला मुक्त म्हणतो तो, तो मुक्त म्हणून त्याला बंधनात टाकल्याशिवाय फार विचित्र आहे अद्वैत कुसरी विराळा जाणे म्हणतात ते अद्वैत कुसिरी विराळा असा आहे जो ब्रुक्त समजतो त्याने मोक्षाच्या बंधनात टाकलेला असत शब्दगृह काय झाला जो ब्रमाला मुक्त समजतो त्याने बंधनात टाकलेलं मत्य। असतं मग तुकार म्हणतात बंध मुक्त क्षीण तुका म्हणे की बंधन हाही क्षीणच आहे आणि बंधन सापेक्ष मोक्ष हा सुद्धा एक क्षीणच आहे आम्ही सर्व क्षीणातून मोकळे झालेले आहोत भाग गेला क्षीण गेला अवगा आला आनंद असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे प्रापंचिक जे भाग आहे तोही संपला आणि हा बंधनमोक्षाचा जो क्षीण आहे तोही संपला आम्ही दोघातून सुटलेला आहोत पाहिजे असलं तर आमच्याकडे या तुम्ही पण सुटा आणि नको असलं तर तुमचं तुमचं चालू द्या आमच्या नावाने टाळ्या वाजवीत बसा तुकाराम महाराज की जय हे अशा पद्धतीचे जे विचार आहेत हे विचार आम्ही बरोबर समजावून घेतले तर आम्हाला ह्यातून निश्चितपणाने काहीतरी मिळण्याची शक्यता असते तो आत्मा अशा श्रुतीने म्हणतात शिवाय तीच रुख तोच साम तेच उक्त तोच यजू तेच ब्रम्ह आता ब्रह्माला काय काय म्हंटल ते पहा रुख ब्रह्मच आहे साम ब्रह्मच आहे उक्त ब्रह्मच आहे यजू ब्रह्मच आहे मग हे सगळं ब्रह्माच्या ब्रह्मा पोटात सामवलेलं आहे हे सर्व ब्रह्मरूपच आहे उक्त उक्त वेगळा नाही यजू वेगळा नाही हे वेगळं काही नाही ती श्रुती डोळ्यातील पुरुष रुख समाधी रूप आहे असं निश्चित करीत आहे हे सुद्धा परमात्माच्या संदर्भात जमते कारण तो परमात्मा सर्वांचे कारण असल्याने सर्व रूप आहे सर्वांचे कारण असल्यामुळे सर्व रूप आहे उदाहरणार्थ माती हे अनेक घटांचं कारण असल्यामुळे माती सर्व घटरूप आहे घटांचे प्रकार पुष्कळ रांजण असेल परळ असेल बोळका असेल आणखीन काय काय असतात ते संक्रांतीला करतात ती आणखीन असे कितीतरी प्रकार असतील हे सगळं ह्या सगळ्याचं उपादान कारण काय आहे म्हणून माती हे सर्वांचं उपादान कारण असल्यामुळे माती ही सर्व रूप आहे कोणत्या कोणत्या रूपांची आहे रांधणात रां रांड़न, रंगनाच रूपानी तीस है मड़क्या रूपानी तीस है डेरा रूपा तीस है बुड़क्या रूपानी तीस है सोगड़े रूपानी तीस है परड़ू ब्रह्मत है शामूप ब्रह्मत है, है। उक्तरूप